वाल्मिकी रामायण बालकांड स्वर्ग एकोणचाळीसावा विश्वामित्रांचे कथन ऐकून कथा संपल्यानंतर राम मोठ्या आवडीने अग्निसारख्या तेजस्वी मुनींना म्हणाला ब्रह्मन ही कथा अधिक विस्ताराने ऐकण्याची मला इच्छा आहे माझ्या पूर्वजाने एकंदरीत यज्ञ कसाबरे पार पडला त्याचे ते उत्सुकतेने भरलेले बोलणे ऐकून विश्वामित्र हसत हसत त्याला म्हणाले रामा महात्म्या सगराची सगळी हकीक हकीकत ऐक शंकराचा सासरा हिमवान हा प्रसिद्ध है, त्याने उंचित विंध्यपर्वताशी बरोबरी केली आणि ते दोघे एकमेकांना समोरासमोर पाहत असतात अशा त्या दोघांच्यामध्ये सगराचा हा महायज्ञ झाला हाच प्रदेश यज्ञकर्माकरता प्रशस्त मानला आहे रामा सगराच्या यज्ञ घोड्याची देखरेख धनुर्विद्येत पक्का असा महारथी अंशमान करीत तो सगराच्या मनाप्रमाणे वागणार होता पण ऐनवेळी तो यज्ञ करण्याचा यजमानाचा यज्ञाचा घोडा इंद्राने राक्षसी देह धारण करून पळवून नेला घोडा पळवून नेला तेव्हा सर्व उपाध्याय मंडळी यजमानाला म्हणाली आयत्यावेळी यज्ञाचा अश्व तोरेने पळवून नेण्यात आला आहे तर त्या नेणाऱ्याला मारून घोडा परत आणला पाहिजे हे यज्ञात विघ्न आहे ते आपण सर्वांचे अकल्याण करणारे यज्ञ निर्विघ्न यशस्वी व्हावा याकरता हे केले जावे उपाध्यायदिकांचे म्हणणे ऐकून यज्ञ मंडपात राजा आपल्या साठ हजार पुत्रांना म्हणाला शूर पुत्रानं हा महान यज्ञ मंत्रपूत अशा महाभागाने प्रतिष्ठित झालेला असून सुद्धा राक्षसांची ही चाल काय आहे हे मला कळत नाही म्हणून पुत्रानं जा आश्वाचा शोध घ्या तुमचे भरे हो समुद्राने वेढलेल्या साऱ्या पृथ्वीवरून माग घेत जा एकेक योजन जमीन तपासित जा माझ्या आज्ञेने घोडा पळवून देणाऱ्याचा शोध घेत घोडा सापडेपर्यंत पृथ्वी खाली खणत जा मी यज्ञाची दीक्षा घेऊन माझ्या नातवासह आणि उपाध्याय मंडळींसह घोड्याचे दर्शन होईपर्यंत येथे बसून राहील तुमचे भले हो रामा ते सर्व महाबली राजपुत्र उत्साहित मनाने पित्याची आज्ञा मानून पृथ्वीभर एक, एक योजन लांबीचा विस्तार घेत घेत ते पृथ्वीभर फिरले मग त्या पुरुष आपल्या वज्रासारख्या अत्यंत कठीण बाहूने जमीन फोडली त्यांनी विजेसारख्या रखरख त्या महा पहारीने आणि अत्यंत कठीण अशा नांगराने पृथ्वी खणून काढीत असता सर्वत्र खणण्याचा आवाज भरून राहिला या कामात नाग मारले जात होते असूर मारले जात होते राक्षस आणि इतर प्राणी मारले जात होते त्यांचा भयंकर ओरडा होत होता साठ हजार योजन पृथ्वी रामा त्याने खणून काढले अशा रीतीने प पर्वताने गजबजलेले जम्बोद्वीप खणत खणत ते राजकुमार सर्वत्र फिरले तेव्हा देव गंधर्व सूर सर्प वगैरे सगळे घाबरून जाऊन पिता म्रह्मदेवाकडे गेले ते विषण होऊन त्यांच्याकडे जाऊन त्यांना प्रसन्न करून अत्यंत त्रस्तपणे त्यांना म्हणाले भगवान सारी पृथ्वी सगराचे मुलगे खणून काढित आहेत अनेक महान जीव आणि जलचर जीव मारले जात आहेत हा घोडा पळवणारा आमच्यापैकीच आहे त्यानेच घोडा पळवला आहे असे समजून ते सगरपुत्र सर्व भूतांची हिंसा करीत आहे बालकांडाचा एकोणचाळीसा समाप्त हो